पुस्तक सर्वोदय लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण दुसरे संपत्तीच्या रक्तवाहिन्या अशा रीतीने रुपये पैशाचे शलनवलन हे शरीरातील रक्तप्रवाहाप्रमाणे असते वेगात रक्त संचार होणे ही गोष्ट एकतर स्वस्त प्रकृतीचे वा व्यायामाचे लक्षण असते या लाजीरवान्या गोष्टीचे अथवा तापाचे चिन्ह असते शरीरावर आलेला एक प्रकारचा लालिमा ही स्वास्थ्याची खून असते तर दुसऱ्या प्रकारचा लालिमा रक्तपित्त या रोगाची चिन्ह असते आणि एका ठिकाणी रक्त गोळा होणे ज्याप्रमाणे शरीराकरता हानिकारक असते त्याचप्रमाणे एका ठिकाणी संपत्ती गोळा होणे राष्ट्राकरता हानिकारक असते कल्पना करा की एखाद्या जहाजाचे तुकडे तुकडे झाल्यामुळे दोन खलाशी एका निर्जन प्रदेशाच्या काठावर येऊन पडले आहेत तिथे त्यांना श्रम करून स्वतःकरता अन्नधान्यांची निर्मिती करावी लागते आह दोघेही गोडीगुलाबीने एकत्र राहून काम करत असतील तर ते स्वतःकरता चांगले स् घर बांधू शकतात शेत तयार करून शेती करू शकतात आणि भविष्याकरता काही शिल्लके ठेवू शकतात याला आपण खरी संपत्ती म्हणू शकतो आणि दोघेही चांगल्या प्रकारे काम करत असतील तर त्या संपत्तीत दोघांचाही वाटा समसमान राहील अशा प्रकारे लागू होणाऱ्या शस्त्राप्रमाणे यांना आपल्या श्रमाचे फळ समप्रमाणात वाटण्याचा अधिकार आहे आता कल्पना करा काही की काही दिवसानंतर या दोघांपैकी एकाला असमाधान वाटू लागले त्यामुळे त्यांनी शेती वाटून घेतली आणि ते दोघेही वेगवेगळी कामं करू लागले मग कल्पना करा की एक माणूस अगदी ऐनवेळी आजारी पडला अशावेळी स्वाभाविकपणे तो दुसऱ्या माणसाला मदतीकरता बोलावी अशावेळी दुसरा माणूस म्हणू शकतो की ठीक आहे मी तुझे इतके काम करून देईन परंतु मला गरज पडली की तुलाही माझे इतकेच काम करून द्यावे लागेल तुला लिहून द्यावे लागेल की तुझ्या शेतात मी जितके तास काम करीन तितकेच तास मला गरज पडेल तेव्हा तुला माझ्या शेतात काम करावे लागेल अशीही कल्पना करा की पहिल्या माणसाचा आजार दीर्घकाळ सुरू राहिला आणि त्याला दरवेळी मोबदल्यात काम करण्याचे आश्वासन द्यावे लागले आता आजारी माणूस जेव्हा बरा होईल तेव्हा त्या दोघांची परिस्थिती कशी असेल आजारी माणूस बरा होईपर्यंत खाटेवर पडून राहिलेला असल्यामुळे तो बरा होईपर्यंत त्याला त्याच्या कामाचा लाभ मिळू शकला नाही त्यामुळे दोघेही पूर्वीपेक्षा गरीब झाले असल्याचे आपल्याला आढळून येईल दुसरा माणूस खूप कष्टाळू आहे अशी जरी कल्पना केली तरी तो जितका वेळ दुसऱ्या माणसाच्या शेतात काम करत होता तितका वेळ तो स्वतःच्या शेतात काम करू शकला नाही हे तर स्पष्टच आहे परिणामी दोघांची मिळून जेवढी संपत्ती व्हायला पाहिजे होती त्यापेक्षा कमी झाली एवढेच नाही दोघांमधील संबंधामध्येही बदल झाला आजारी माणूस दुसऱ्या माणसाचा ऋणको झाला आता श्रमाची परतफेड केल्यानंतर त्याने अतिरिक्त श्रम केले तरच तो आपले धान्य घेऊ शकतो आता असे समजा की त्या निरोगी माणसाने करारनाम्याचा उपयोग करण्याचे ठरवले तो जर असे करील तर तो पूर्णपणे विश्रांती घेऊ शकतो आळसात पडून राहू शकतो त्याची इच्छा असली तर आजारातून उठलेल्या माणसाकडून तो दुसरा करार नामाई लिहून घेऊ शकतो त्याने असे केले तर त्याने बेकायदेशीर कृत्य केले असे कोणीही म्हणू शकणार नाही आता तिथे कोणी विदेशी आला आणि त्यांनी ते दृश्य पाहिले तर त्याला वाटेल की एक माणूस श्रीमंत झाला आहे आणि दुसरा आजारी पडला आहे एक आळसात पडला आहे आरामात राहतो आहे आणि दुसरा मजुरी करून सुद्धा अडचणीत राहतो आहे या उदाहरणावरून वाचकांच्या लक्षात येईल की दुसऱ्याकडून काम घेतल्यामुळे समाजातील वास्तवसंपत्ती कमी होते आता दुसरे उदाहरण घेऊया समजा तीन माणसांनी मिळून एका राज्याची स्थापना केली आहे आणि ते तिघेही वेगवेगळे राहू लागले आहेत प्रत्येकाने वेगवेगळे असे पीक काढले की जे तिघांच्याही उपयोगी पडू शकते असे समजा की या तिघातील एक माणूस सर्वांचा त्रास कमी व्हावा म्हणून एकाचा माल दुसऱ्याकडे पोचवण्याची जबाबदारी घेतो व त्याच्या मोबदल्यात धान्य घेतो तो माणूस योग्य पद्धतीने सर्वांकरता मालाची नेयान करत असेल तर सर्वांचा फायदा होईल परंतु कल्पना करा की मालाची नियाण करणारा हा माणूस मध्येच मालाची चोरी करतो आणि नंतर अतिशय अडचणीच्या वेळी तोच माल आडव्या तिव्या कि किमतीला त्याच लोकांना विकतो अशा प्रकारे हळूहळू तो माणूस दोन्ही शेतकऱ्यांना भिकेला लावतो व अखेरीस त्यांना आपले मजूर बनवितो वरील उदाहरणहून स्पष्ट अन्याय आहे परंतु आजच्या व्यापाराचीही स्थिती आहे आपल्याला असंही आढळून येईल की एका माणसाच्या चोरीच्या वर्तनाआधी तिन्ही माणसांची एकत्रित संपत्ती जेवढी भरली असती त्यापेक्षा आता ती कमी भरते दोन्ही शेतकऱ्यांचे काम कमी झाले आवश्यक वस्तू न मिळाल्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांना आपल्या श्रमाचे पूर्ण फळ मिळू शकले नाही शिवाय चोरी करणाऱ्या त्या दलालाच्या हाती जो माल लागला त्याचाही पूर्ण सद्पयोग झाला नाही अशा प्रकारे गणिताने स्पष्ट हिशोब करून आपण संपूर्ण राष्ट्राची संपत्ती मोजू शकतो ती संपत्ती मिळवण्याच्या साधनांवर ते राष्ट्र श्रीमंत आहे की नाही ठर एखाद्या राष्ट्राजवळ अमुक इतके पैसे आहेत म्हणून ते श्रीमंत आहे असे म्हणता येत नाही एखाद्या माणसाजवळ संपत्ती असणे ज्याप्रमाणे त्याच्या चिकाटीचे चात्याचे आणि प्रगतिशीलतेचे चिन्ह असू शकते त्याप्रमाणे ते हानिकारक भोगविलास अत्याचार आणि लांडी लबाडीचीही चिन्ह असू शकत केवळ नीती सांभाला अशा प्रकारे हिशेब करणे शिकवत एक संपत्ती अशी असति जी दहापट होऊ शकते आणि एक संपत्ती अशी असू शकत की जी एखाद्याच्या हाती पडताच दहापट संपत्तीचा नाश करत तात्पर्य हे की नीती आणि तिचा विचार केल्याशिवाय संपत्ती गोळा करण्याचे नियम सांगणे ही गोष्ट केवळ माणसाच्या अहमपणाची निशानी आहे स्वस्तात स्वस्त विकत घेऊन महागात महाज माँग विकण्याच्या नियमासारखी माणसासाठी लजवणारी गोष्ट कोणतीही नाही स्वस्तात स्वस्त घेणे ठीक आहे परंतु भाव कमी कसे झाले आग लागून लाकूड फाटा जळाल्यामुळे झाला तर तो, तो स्वस्त होऊ शकतो भूकंप झाल्यामुळे पडलेल्या घरांच्या विट्या स्वस्त होऊ शकतात परंतु यामुळे आग आणि भूकंपासारख्या दुर्घटना मानवजातीकरता हितकारक आहेत असे कोणीही म्हणू शकत नाही अशाच प्रकारे मागात माग विकणे ठीक आहे परंतु वस्तू माग झाली कशी तुम्हाला भाकरीचे चांगले पैसे मिळाले परंतु त्याकरता एखाद्या मरणासन्य व्यक्तींनी शेवटच्या दमड्याही तुम्हाला दिल्या आहेत का वा तुम्ही ती भाकरी अशा सावकाराला तर दिली नाही जो उद्या तुमचे सर्वस्व हिरावून घेईल अथवा अशा शिपायला तर दिली नाही जो उद्या तुमच्या बँकेवर दरोडा टाकेल शक्य आहे की यातील एकाही प्रश्नाचे उत्तर तुम्ही आताच देऊ शकणार नाही कारण तुम्हाला त्याची माहिती नाही परंतु तुम्ही तुमची भाकरी योग्य किमतीला नीतीपूर्वक विकली की नाही हे तर तुम्ही सांगू शकता वस्तू विकताना योग्य न्याय होण्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे तुमच्या कामामुळे कोणालाही दुःख होणार नाही एवढे लक्षात ठेवून त्याप्रमाणे वर्तन करणे तुमचे कर्तव्य आहे आपण पाहिले आहे की लोकांचे किती विकत घेता येऊ शकते यावर पैशाची किंमत अवलंबून असते श्रम फुकट मिळत असतील तर पैशाची गरजच राहणार नाही पैशाशिवाय लोकांचे श्रम मिळू शकतात याची उदाहरणे सापडतात आणि पैशाच्या शक्तीपेक्षा नैतिकतेची शक्ती अधिक काम, काम करत असल्याची उदाहरणे आपण आधीही पाहिलेली आहेत आपण पाहिलीआ की जिथे पैसा काम करत नाही तिथे सद्गुण काम करतात इंग्लंडमध अनेक ठिकाणी लोकांना पैशाने भुलवता येऊ शकत नाहीत माणसाकडून काम करून घेण्याची शक्ती पैसा आहे हे जरी आपण मान्य केले तरी माणूस जोडा चतुर आणि नीतीमान असेल तेवढ्याच प्रमाणात त्याच्या संपत्तीत वाढ होते असंही आपल्याला दिसत अशा प्रकारे विचार केला असता खरी संपत्ती सोनेसाध्ञ नसून स्वतः माणूसच असल्याची आपल्या लक्षात येत संपत्तीचा शोध धर्तीच्या पोटात नाही तर माणसाच्या हृदयात घ्यायला पाहिजे हि जर बरोबर असेल तर लोकांचे तन मन आणि आत्मसन्मान यांना जपले पाहिजे अशीही एखादी वेळ येऊ शकते जेव्हा इंग्लंड गोवळकंडा येथून आणलेले हिरे सजवून आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्याऐवजी ग्रीसमधील एका सुप्रसिद्ध व्यक्तीच्या वचनानुसार आपल्या नीतिमान पुरुषांचे प्रदर्शन करून सांगेल हीच आमची संपत्ती आहे